वाचक मिलिंदव्हाणकर गोष्ट चारशे एक एक चा एका आणि कोकिळा एक मधमाशी आपल्या पोळ्यातून बाहेर येऊन जवळच्या एका झाडावर बसून गात असलेल्या कोकिळीस म्हणाली बाई तू आपलं हे कंटाळवानं गाय नाताबंद कर पुन्हा पुन्हा सारखं कुहू कुहू करून ओरडत राहण्यात तुला एवढा काय आनंद मिळतो तेव्हा कोकिळा मधमाशीला म्हणाली बाई ग माझ्या गाण्याला तुम आवड म्हणजे न वलद खरं पाहता तू जी मधाची पोळी तयार करतेस त्यात जशी कोणत्याच विविधता नसते त्याचप्रमाणे माझ्या गायनातही ती नाही कारण मला फक्त एकच स्वर देवाने दिला आहे माशी त्यावर म्हणाली तू म्हणतेस ते खरं पण ज्या व्यवहारोपयोगी कला आहेत त्यात विविधता नसली तरी चालते पण गाण्यासारख्या केवळ मनोरंजक कलेच तसं नाही त्यात विविधता असली पाहिजे कारण तिच्या अभावी त्या कला कंटाळवाण्या झाल्याशिवाय राहत नाहीत गोष्ट चारशे बावन्न गरुड डोम कावळा आणि घार पक्षांचा राजा गरुड जेव्हा जेव्हा आपला दरबार भरवीत असे तेव्हा तेव्हा बहुतेक सगळे पक्षी दरबारात हजर राहत असत पण त्या दरबाराच्या शांततेत दोन पक्षांच्या वागणुकीमुळे नेहमी व्यत्यय येत असे हे दोन पक्षी म्हणजे घार आणि डोमकावळा दोघात अधिक उंच उडणारा कोण याबद्दल व दरबारात जास्त मान कोणाला मिळावा यावर दोघांचे नेहमी भांडण होत असे दिवशी हे भांडण इतके दोराचे झाले की ते मिटवण्यासाठी त्या दोघांनाही आपले म्हणणे गरुडाच्या कानावर घालून त्याचा निकाल लावण्याची विनंती करावी लागली ते ऐकून गरुड म्हणाला तुम्हा दोघात श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हे सांगताना आम्ही तुमची मन नाही तरीही मला वाटतं की तुम्हा दोघात जो अधिक मूर्ख असेल त्यानं प्रथम दरबारात यावं आणि कमी मूर्ख असेल त्यानं नंतर यावं आणि या नियमाप्रमाणे तात्पर्य ज्यांना समाजात फारसा मान नसतो असे लोक आपापसार स्वतःच्या मानासाठी फार, सा फार वेळा हमरी तुमरीवर येतात पण त्यामुळे ते आपले असे मात्र करून घेतात गोष्ट चारशे एक प्रवासी एक माणूस रस्त्याने चालला असता त्याने रस्त्यावर पडलेले काही सुरुवात पाहिले तेव्हा त्यापासून हो म्हणून त्यांच्यावर पाय न पडेल अशी खबरदारी घेऊन तो पुढे चालू लागला काही वेळाने पावसाची एक सर पडली आणि जमिनीतून काही किडे वर आले परंतु त्यांची अजिबात परवा न करता तो माणूस त्यांच्यावर पाय देत चालू लागला तात्पर्य ज्यापासून आपल्याला त्रास होतो त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही परंतु निरुपद्रवी माणसाला मात्र लोक खुशार त्रास देतात गोष्ट चारशे चौपन्न दोन प्रवासी आणि नारळ दोन माणसे समुद्र काठावरील चा एका नारळाच्या बागेतून चालले असतात एका झाडाखाली एक नारळ पडलेला त्यांनी पाहिला तो घेण्यासाठी ते एकदम धावले एकाने दुसऱ्याला ढकलले व भांडण सुरू झाले इतक्यात तिसरा माणूस त्या ठिकाणी आला त्याला पाहताच तो नारळ कोणी घ्यावा या वादाचा निकाल त्याने लावावा अशी विनंती त्याला करण्यात आली आपापले म्हणणे काय आहे हे सांगण्यात ते दोघे गुंतले असता त्या तिसऱ्या माणसाने नारळ सोडला वो दगडावर आखून त्यातील खोबरे खाण्यास सुरुवात केली सगळे खोबरे खाऊन झाल्यावर व दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्या दोघांना नारळाच्या दोन करवंट्या देऊन म्हणाला मी नारळाचे तीन भाग करून त्यातले दोन तुम्हाला देतो आहे आणि तिसरा खोबऱ्याचा भाग मी माझ्या मेहनतीबद्दल घेतला आहे तात्पर्य आपले भांडण मिटवण्यासाठी न्यायालयात जाण्यापूर्वी ते आपसात मिटवण्याचा प्रयत्न माणसाने करावा गोष्ट त्याचा सेवक, एक मोठा न्यायी वैभवशाली व प्रबळ राजा होऊन गेला एकदा तो राजा शिकारीला जाण्यासाठी घोड्यावर बसला असता एका नोकराला म्हणाला अरे आज मी माझ्या घोड्याची तुझ्या घोड्याशी शर्यत लावणार आहे पाहू कोणाचा घोडा पुढे जातो हे ऐकून नोकर आपल्या घोड्यावर स्वार होऊन राजाच्या घोड्याबरोबर त्याने आपला घोडा जोरात पळवला त्यांच्याबरोबरचे सरदार व इतर लोक बरेच मागे पडले तेव्हा राजाने आपला घोडा उभा केला व नोकर म्हणाला अरे ही शर्यत लावण्यामागचा हेतू इतकाच की मला तुला एक गुप्त बातमी सांगायची आहे सर्व नोकरांमध्ये मला तूच जास्त विश्वासू वाटला माझ्या भावाने माझ्या विरुद्ध कट केला आहे असं मी ऐकून आहे त्याला प्रतिबंध करायचं काम मी तुझ्यावर सोपवतो आहे मात्र ही गोष्ट तू इतरांना बोलू नकोस नोकराने ती गोष्ट गुप्त ठेवण्याची शपथ घेतली व मग इतर लोकांची वाट पाहात येथेच उभे पुढे राजाच्या भावाची भेट होतात घेतलेली शपथ बाजूला ठेवून तो नोकर त्याला म्हणाला महाराज तुमचं डोकं उडवण्याचा विचार राजेसाहेबांचा सा आहे हे ऐकताच आपल्यावर येणाऱ्या संकटाची सूचना दिल्याबद्दल राजाचा भावाने त्याला एखादे चांगले बक्षीस देण्याचे कबूल केले दे। काही दिवसांनी राजा मरण पावला व राजाचा भाऊ गादीवर बसला तेव्हा प्रथम त्याने, त्याने तो तो त्या नोकऱ्याचे डोके उडवण्याचा हुकूम दिला तो ऐकताच तो विश्वासघात नोकर त्याच्याजवळ येऊन केलेल्या उपकाराची आठवण देऊन म्हणाला महाराज हेच का बक्षीस आपण मला देणार त्यावर राजा उत्तरला होय हेच बक्षीस जो आपल्या मार्गाची गुप्त गोष्ट बाहेर पडतो त्याला मरणाशिवाय दुसरी शिक्षा नाही आणि हा भयंकर अपराध तुझ्या हातून घडला तेव्हा तू मरणास अगदी योग्य आहेस माझ्या भावाचा तू विश्वासघात केला विश्वास ठेवू तात्पर्य विश्वासघातकी माणूस सगळ्यांच्या तिरस्कारास पात्र होऊन आपल्या प्राणास मुक्कतो गोष्ट चारशे गरुडाचे सौंदर्य एकदा पक्षांमध्ये सर्वात अधिक सुंदर कोण वाद सुरू झाला तेव्हा पक्षांचा राजा गरुड याने स्वतःच्या बाजूचे मत देऊन आपण सर्वात अधिक सुंदर असे सत्तेच्या जोरावर ठरवून घेतले तेव्हा एक मोर त्याला न देता म्हणाला ठीक आहे तू सर्वात सुंदर आहेस यात संशय नाही पण हे तुझे सौंदर्य तुझ्या त्वची आणि पंजात आहे त्यामुळे तू दिलेल्या निकालाचा खरे खोटेपणा मला विचारता येत नाही तात्पर्य बलवान माणसाला लोक जो मान देतात तो बुद्धीपेक्षा भीतीमुळेच अधिक असतो गोष्ट चारशे सत्तावन्न सिंह गाढवस असे एकदा प्राणी व पक्षी लढाई सुरू झाली असता सिंहाने असा हुकुम काढला की सर्व प्राण्यांनी एका विशिष्ट वेळी लढाईच्या तयारीने एकत्र जमावे हा हुकुम न मानणाऱ्याला भयंकर शिक्षा केली जाईल या हुकुमाप्रमाणे प्राणी जमा झाले त्यात गाढव व ससेच फार होते त्यांना पाहून काही सेनापतींचे मत पडले की ते लढाईच्या कामाला निरुपयोगी असल्यामुळे त्यांना कायमशील द्यावी पण हे मत सिंहाने मानने केले नाही तो म्हणाला अशी चूक करू नका कारण ही गाडवे रणशिंगे वाजवण्याचे काम चांगले करतील व पत्रे पोहोचवण्याचे काम सशांना सहज करता येईल तात्पर्य प्रत्येकाचा काही ना काही उपयोग आहेत गोष्ट चारशे अठ्ठावन्न दोन कोल्हे एकदा दोन कोल्ह्यांनी कोंबड्यांच्या खुराड्यात शिरण्याची एक युक्ती जोडली व ती लगेच अंमलात आणली खुराड्यात प्रवेश होतात कोंबड्या व यांना मारून खाण्याचा त्यांनी सपाटा चालविला त्या कोल्ह्यांपैकी एक कोल्हा अविचारी होता त्याचे मत असे झाले की सगळ्या कोंबड्या लगेच मारून खाव्यात दुसरा म्हातारा कोल्हा अनुभवी असल्याने त्याने असे ठरवले की काही कोंबड्या दुसऱ्या दिवसाकरता राखून ठेवाव्यात तो तरुण कोल्ह्यास म्हणाला मुला मी अनुभवाने शहाणा झालो आहे आणि या जगात कितीतरी अकल्पित गोष्टी घडलेल्या पाहिल्या आहेत तेव्हा आजच हा खाण्याचा साठा न संपवता त्याचा काही भाग शिल्लक ठेवावा हे चांगला त्यावर तरुण कोल्हा म्हणाला तू म्हणतोस ते खरे पण माझा तर असा निश्चय आहे की पुढल्या आठ दिवसांचं खाणं आजच एकदम खाऊन टाकावं कारण या कोंबड्यांचा मालक तिथे आता पहारा करत बसेल आणि आम्हाला पकडून आमचा जीव घेईल तर अशा वेळी पुन्हा येथे येण्याच्या भांगडीत पडणं वेळेपणाचं नाही काय आपले मत सांगून चा त्या तो त्याप्रमाणे वागू लागला तरुण कोल्ह्याने इतक्या कोंबड्या खाल्ल्या की पोट फुगू फुगून फुटले व तो मरण पावला म्हाताऱ्या कोल्ह्याने एक दोन कोंबड्या खाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याचे ठरविले दुसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी आला असता कोंबड्यांच्या मालकाने त्याला पकडले व ठार केले तात्पर्य तरुण लोक अधारशीपणामुळे तर म्हातारे लोक लोभामुळे दुःख भोगतात गोष्ट चारशे एकोणसाठ माणूस एकदा एका झीट व साहसी माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर एकदम अशी पैज मारली की दहा वर्षात आपण गाढवाला लिहिण्यास वाचण्यास व हिशेब करण्यास शिकवू त्या मानसाचा एक मित्र ते ते होता तो त्याला म्हणाला अरे तुला वेळ तर नाही ना लागलं दहा वर्ष सोडून तू जरी शंभर वर्ष सारखा प्रयत्न केलास, तरी गाढव लिहिणं वाचन शिकणार आहे काय पैज मारा यावर उत्तर तू काही काळजी करू नकोस कारण दहा वर्ष हा काळ काही थोडा नाही एवढ्या काळात मी हा माणूस किंवा ते गाढव यापैकी कोणीतरी नक्की मेल्याशिवाय राहणार नाही तसं झाल्यावर मला पैज हरण्याचा प्रसंगच येत नाही गोष्ट चारशे साठ उंदीर आणि मांजर काही उंदीर आपल्या बेळातून बाहेर डोकावीत असता एका फाळीवर बसलेले एक मांजर त्यांनी पाहिले ते मांजर इतके शांत बसले होते की ते अगदी निरुपद्रवी दिसत होते त्याला पाहून एक उंदीर आपल्याशी म्हणाला तो एक चांगल्या स्वभावाचा प्राणी बसला आहे आणि त्याचा तांगूलपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे त्याच्याशी आपली ओळख करून घ्यावी असे मला वाटते इतके बोलून आपल्या मित्राकडे लक्ष देता तो एकदम निघाला व त्या मांजराजवळ गेला तो आपल्या पंजाच्या आटोक्यात येतात मांजराने त्याची खात्री करून दिली की चेहऱ्यावरून स्वभावाची परीक्षा करणे सुरक्षितपणाचे नाही गोष्ट चारशे एकसष्ट पोपट आणि पिंजरा एका माणसाने एक पोपट पाळला होता त्याला त्याने एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले होते तो मनुष्य त्या पोपटाच्या खाण्यापिण्याची फार काळजी घेत असे तसेच घरातली इतर माणसेही त्या पोपटाचे खूप लाड करीत असत एक स्वातंत्र्य सोडले तर इतर सर्व सुख त्या पोपटाला अनुकूल होती पण असे असूनही तो पोपट नेहमी मनात म्हणत मना असे की देवा दुसरे पक्षी रानात कसे स्वच्छंदपणे उडत असतात ते किती भाग्यवान तस भाग्य माझ्या वाट्याला कधी येणार एक दिवस नोकरांच्या हातून पिंजऱ्याचे दार चुकून उघडे राहिले ती संधी साधून तो पोपट बाहेर पडून रानात गेला बरेच दिवस हवे असलेले स्वातंत्र्य मिळाल्यामुळे रानात आपण फार सुखी होऊ असे त्याला वाटले पण झाले मात्र उलटेच तो तो बोलत असलेली माणसाची जी भाषा ऐकून लोकांना मोठा आनंद होत असे तीच भाषा ऐकून इतर पक्षी त्याला विनाकारण तोटून छळू लागले जे गोड गोड शिजवलेले अन्न खाण्याची त्याला सवय झाली होती ते त्याला मिळेल झाले स्वत कष्ट करून पोट भरावे तर त्याची ते त्याला सवय नव्हती त्यामुळे उपासमारीने तो तडफडू लागला पा। पावसाने पंख भिजल्याने त्याला थंडीत कुडफुडत बसावे लागू लागले या सर्व त्रासाने शेवटी तो आजारी पडून मरणोन्मुख झाला प्राण सोडताना तो म्हणाला हाय रे दैवा माझा जुना इंद्रा मला पुन्हा मिळाला असता तर मी तो सोडण्याचा वर्धपणा कधीही केला नसता पण आता काय उपयोग तात्पर्य उशिरा शहाणपण काय कामाचे कंजूस माणूस व पोपट एके दिवशी कंजूस माणूस आपल्या रुपये मोजत असता पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या त्याच्या पोपटाने त्यातला एक रुपया त्वचीत धरून नेला व खोलीतल्या कोन्हाळ्यात लपवून ठेवला काही वेळाने त्या माणसाने पुन्हा रुपये मोजून पाहिले तर त्यात एक रुपया कमी होता त्यामुळे त्याला फार दुःख झाले व त्यातच उभा राहिला असता वर पाहतो पोपट कोन्हाळ्यात काहीतरी लपुवत आहे असे त्याला दिसले मग तो पोपटाला म्हणाला अरे चोरांच्या राजा माझ्या रुपया चोरून तूच नेलाच ना बोल तुझ्यासारख्या पक्षाला त्याचा उपयोग काय उलट ह्या भयंकर अपराधामुळे मी तुझा जीव घेवीन पोपट त्यावर म्हणाला माझं कसे रागावू नका तुम्ही लोकांना ज्याप्रमाणे दुबारता त्याप्रमाणे मी तुम्हाला दुबाडण्या काय केलं आहे बरं तुम्ही तुमच्या पैशांचा ज्याप्रमाणे उपयोग करता त्याचप्रमाणे मीही ते करतो आहे फक्त एक रुपया लपवून ठेवल्याबद्दल तुम्ही माझा जीव घेणार असाल तर हे लाखो रुपये लपवून ठेवल्याबद्दल तुम्हाला कोणती भयंकर शिक्षा द्यावी सांगा बरं तात्पर्य आपण वाटेल तसे वागावे व वा इतर तसे वागू लागल्यास त्यांना नावे ठेवावीत हा माणसाचा स्वभावच आहे गोष्ट चारशे त्रेसष्ट मेंढीचे काकडे लांडगा एक लांडगा मेंढीचे काकडे पांघरून एका मेंढ्यांच्या कपात शिरला व त्याने बरेच दिवस मेंढी मारून खाण्याचा सपाटा चालविला त्याच्या अंगावर मेंढीचे काते असल्यामुळे तो लांडगा असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही पण एके दिवशी त्याचे ढोंग बाहेर पडले वो धनगराने त्याला लगेच पकडून ठार मारले मग त्याने वेशात असलेल्या त्या लांडग्याचे इतर लांडग्यांनी धडा घ्यावा म्हणून एका झाडाला टांगून ठेवले शेजारच्या धंगरांनी तो प्रकार पाहिला व मोठ्या आश्चर्याने त्यांनी विचारल्या अरे मित्रा तुझ्या स्वतःच्या मेंढ्यांपैकी एक मेंढी तू अशी का टगून ठेवली त्यावर तो म्हणाला अरे तुम्ही नुसतं कातडं पाहून फसवू नका कारण हे कातडं उचलून त्याच्या मध्ये काय आहे हे जर तुम्ही पाहाल तर एका लांडग्याचे प्रेत तुम्हाला दिसेल तात्पर्य नुसत्या देखाव्यावरून किंवा पोशाखावरून माणसाच्या अंतकरणाची परीक्षा होणे कठीण आहे गोष्ट चारशे चौसष्ट म्हातारा आणि पोपट एका म्हाताऱ्यास बुधबाळ काही नव्हते म्हणून आपला वेळ करता एक पोपट विकत घेण्याचे त्याने ठरविले तो बाजारात गेलां तेथे बोलायला शिकलेले बरेच पोपट पिंजऱ्यात घालून विकायला आणले होते त्यापैकी काही पोपट निरनिराळी वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होते पण एक पोपट काही न बोलता गंभीर चेहरा करून शांत बसला होता त्याच्याकडे ओळखून बघत म्हातारा म्हणाला अरे तू का बोलत नाही त्यावर तो पोपट तत्व व्यक्त्याप्रमाणे म्हणाला मला बोलण्यापेक्षा विचार करणं अधिक आवडत हे शहाणपणाचे उत्तर ऐकून हा पोपट आपल्या चातुर्याने आपले बरेत मनोरंजन करील अशा समजुतीने मातार्याने त्याला विकत घेतले व आपल्या घरी नेऊन एका पिंजऱ्यात ठेवले तेथे सुमारे एक महिना त्याने त्या पोपटाला आणखी काही वाच्य फार प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मग तो मोठ्या रागाने त्या पोपटाला म्हणाला अरे तू अगदीच मूर्ख दिसतोस व तुझ्या एखाद वाक्याने फसून मी तुला विकत घेतला हा माझा शर्थ मूर्खपणा होय तात्पर्य पहिल्याच बेटीत एखाद्याविषयी ठाम मत ठरविणे हा मूर्खपणा होय अं गोष्ट चारशे पासष्ट दोन प्रवासी आणि गाढव दोन प्रवासी अरण्यातून प्रवास करीत असता त्यांनी गाढव पाहिले मग ते गाढव कोणी घ्यावे याविषयी त्या दोघांचे भांडण सुरू झाले काही वेळाने ते भांडण इतके वाढले की त्या दोघांची गुद्दागुद्दी सुरू झाली व ते एकमेकांना लाथाबुक्क्याही मारू लागले ही त्यांची मारामारी पाहत गाढव बराच वेळ शांतपणे उभे राहिले व ते दोघेही अगदी थकून गेले असे पाहताच हळूच निघून गेले तात्पर्य दोघांचे भांडण ता गोष्ट चारशे सहासष्ट नाचणारी माकडे एका राजाने माकडास नाचायला शिकवण्याची शाळा काढली व त्यात बऱ्याच माकडांना चांगल्या शिक्षकाकडून नृत्य शिक्षण दिले शिक्षण पुरे झाल्यावर त्या माकडांना चांगल्या पोशाखाने नट रंगभूमीवर आणून त्यांचे नृत्य करण्याचा राजाने हुकूम दिला त्याप्रमाणे ती माकडे नृत्यात अगदी दंग झाली असता प्रेक्षकांपैकी एकाने हरभरे हर रंगभूमीवर फेकले ते पाहतात आपले नाचणे थांबवून माकड्यांनी ते वेचून खाण्याचा सपाटा चालवला व एकमेकांशी मारामारी करून मोठा गोंधळ उडवून दिला तात्पर्य वाटेल शिक्षण दिले तरी कोणाचाही मुळचा स्वभाव पालटणे फार कठीण आहे गोष्ट चारशे गोसावी या अस्वल एका गोसाव्याने एका अस्वलाच्या पायातला काटा काढला तेव्हा अस्वलाने कृतज्ञतेने त्याला विनंती केली की गोसावी बुआ तुमचे माझ्यावर मोठे उपकार आहेत तरी तुमच्या सोबतीसाठी मला आपल्याकडून राहण्याची तुम्ही परवानगी द्याल तर मला मोठा आनंद होईल गोसाव्याने त्याची विनंती मान्य केली व तो त्याला आपल्या गुहेत घेऊन दिला तेथे गेल्यावर गोसाव्याला झोप लागली तेव्हा त्याच्या ते तोंडावर बसणाऱ्या माश्या अस्वल हाकलून देऊ लागले पण एक माशी पुन्हा गोसाव्याच्या नाकावर येऊन बसली तेव्हा तिच्यामुळे गोसाव्याची झोपमोळ होऊ नये म्हणून आसवोलाने तिला आपल्या पंजाचा जोराने दिला त्या तडाख्याने माशी तर मेलीच पण बिचाऱ्या गोसाव्याचे नाकही तुटून गेले तात्पर्य मूर्ख मित्रापासून फायद्यापेक्षा गोष्ट चारशे अडुसष्ट खरे मित्र ग्रीस देशातील सापरेडीस हा मोठा तत्वता होऊन गेला तो एके दिवशी स्वतःसाठी एक लहानसे बेकार झोपडे बांधण्यात गुंतला असता त्याच्याविषयी आदर बाळगणाऱ्या एका माणसाने त्याला विचारले तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने असल्या लहानशा विकार झोपडीत राहण्याची इच्छा करावी हे फार विलक्षण आहे त्यावर सॉक्रेटिस म्हणाला अहो माझं घर लहान असलं तरी या घरातील जागा व्यापून टाकण्याचे जरी खरे मित्र मला असते तरी मला मोठा आनंद झाला असता तात्पर्य कोणत्याही माणसाच्या ओळखीचे पुष्कळ लोक असतात पण खरे मित्र फार थोडे गोष्ट चारशे आंधळी मेंढी एका मेंढीचे म्हातारपणा मुळे गेले तेव्हा पक्षांचा राजा गरुड त्याचा मी नेत्र वैद्य आहे अशी बढाई मारणाऱ्या एका बरे करण्याचे कबूल केले मेंढीच्या डोळ्यांवर शस्त्रप्रेंढी जवळ आली शस्त्रप्रयोगाची सर्व तयारी झाल्यावर मेंढीने घोबडाला विचारले माझे डोळे बरे करण्याचे सर्व साहित्य तयार आहे ना होय सर्व सामग्री व औषध तयार आहे घोबड म्हणाले मेंढी म्हणाली तुझ्या शस्त्रांचा उपयोग या कामी फार थोडा आहे मला जे काय पाहिजे ते दुसरंच आहे पण तू मला अगोदर हे सांग की जग कसं काय चाललं आहे घोरडाने उत्तर दिले तुझी दृष्टी जाण्यापूर्वी जग जसं चालत होत तसंच ते आताही चालत आहे मेंढी त्यावर लगेच म्हणाली असं असेल तर तू माझ्या डोळ्यांवर मुळीच शस्त्रप्रयोग करू नकोस कारण जगात ज्या भयंकर आणि वाईट गोष्टी मी आजपर्यंत पाहत आले जन्मभर पाहत बसण्याची माझी मुळीच इच्छा नाही गोष्ट चारशे कुत्रा आणि मांजर एका माणसाच्या घरी एक कुत्रा आणि एक मांजर अशी दोन जनावरे होती मोठमोठ्याने गुरबुरून व अंग फुगवून भांडण करीत असत तात्पर्य स्वार्थाचा प्रश्न उत्पन्न झाला की मैत्री कठितच टिकते गोष्ट चारशे एकाहत्तर मोर मोर हा सरस्वतीचे वाहन आहे सरस्वतीचे वडील जे ब्रह्मदेव यांनी जेव्हा मोर तयार केला तेव्हा त्याला ते तुरा व पिसारा नव्हता पण आपल्याला चांगला पिसारा व तुरा देण्याविषयी त्यांनी सरस्वतीची प्रार्थना केली ते ऐकून तिने त्याला सर्व पक्षांपेक्षा सुंदर व मोठा पिसारा व नाजूक तुरा दिला त्या पिसाऱ्याने आपण सुंदर दिसतो जाणीव होतात मोर इतर पक्षांमध्ये जाऊन मोठ्या गर्वाने व आपल्या रंगीत पिसाऱ्याची शोभा दाखवू लागला ते सौंदर्य पाहून सर्वच पक्षी आश्चर्यचकित झाले इतकेच नव्हे तर मोराचा त्यांना हेवाही वाटला पुढे आपण आकाशात उडावे असे मोराला वाटले पण त्याने प्रयत्न करू करूनही त्याला त्या जड इसाऱ्यामुळे उडता येईना मग नुसत्या सौंदर्यासाठी आपण आपले उडण्याची शक्ती घालवून बसलो हे लक्षात येऊन त्याला फार पश्चाताप झाला गोष्ट चारशे बहात्तर आणि लांडगा एके दिवशी काही प्राणी एका सुंदर तरुण कोल्ह्याला सिंहाच्या आज्ञेने धरून ठार मारण्यासाठी घेऊन चालले असता एका लांडग्याला त्या कोल्ल्याची दया आली त्याने सिंहाजवळ रदबदली करून कोल्ह्याचा प्राण वाचवण्याचा निश्चय केला मग तो त्या प्राण्यांजवळ जाऊन त्यांना म्हणाला अधिकारी हो या कोल्ह्याने सांगितले या कोल्ह्याने बऱ्याच कोंबड्या मारून खाल्ल्या आणि हा इतका उद्धट आहे की खुद्द सिंह महाराजांनी स्वतःसाठी राखून ठेवलेला एक लठ्ठ कोंबडाही याने मारून खाल्ला हे ऐकून कोल्ह्याला लांडगा म्हणाला हा तुझा अपराध फारच मोठा आहे आणि या मी जरी काही रदबदली केली तरी तिचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही इतके बोलून लांडगा आपल्या वाटणीने निघून गेला गोष्ट चारशे त्र्याहत्तर वाईट राजा चांगला कसा झाला एक राजा फार जुलमी होता तो नेहमी श्रीमंतांना दुबाडीत असे व गरीबांना छडीत असे त्यामुळे सर्व प्रजा त्याच्या त्रासातून सोडविण्यासाठी देवाला प्रार्थना करीत असे एके दिवशी शिकार करून परत आल्यावर त्या राजाने सर्व लोकांना एकत्र बोलावले व त्यांना सांगितले लोक हो माझ्या साऱ्या कारकिर्दीत मी तुमच्यावर फारच जुलूम केला तुमच्याशी कठोरपणे वागलो हे मला समजतं पण आता यापुढे मी तुम्हाला शांततेत सुखात ठेवीन तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा जुलुम करणार नाही राजाचं हे भाषण ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला होत्यामुळे लोक त्याला न्यायी राजा म्हणून दुवा देऊ लागले एके दिवशी राजाचा एक सरदार राजास म्हणाला महाराजांच्या वागण्यात एकाएकी असा बदल का आणि कशाने झाला त्यावर राजाने उत्तर दिले त्या दिवशी मी शिकारीला जात असता कुत्रा दगड घालून मारल तो माणूस थोडासा पुढे चालून जातो न जातो तोच त्याच्या पायावर घोड्याने जोरात पाय दिला त्यामुळे माणूस जन्माचा लंगडा झाला तो घोडाही जरा पुढे जात नाही तो ते का मोठ्या दगडाला ठेसाळून त्याचा पाय मोडला हे पाहून मी विचार केला करावं तसं भरावं हेच खरं आपण कोणाचं वाईट केलं तर ते कुठून तरी परत आपल्याकडे येतच तात्पर्य लोकांनी आपणाशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसेच आपण चारशे चौऱ्यात्तर मुलगी व दुधाचे भांडे एका गवळ्याकडे एक मुलगी नोकरीला होती तिने बरेच दिवस प्रामाणिकपणे काम केले म्हणून गवळ्याने तिला एके दिवशी एक चफेली भर दूध बक्षीस दिले मग ती दुधाची तपेली डोक्यावर घेऊन ती बाजाराकडे जात असता मनात म्हणाली आता या दुधाचे आठ आणणे येतील ते देऊन मी दे एक कोंबडी विकत घेईन काही दिवसांनी त्या कोंबडीला पिल्ले होतील ती मोठी झाल्यावर विकून जे पैसे येतील त्याची मी एक शेळी विकत घेईन काही दिवसांनी त्या शेळीला करडे होतील आणि ती मोठी झाल्यावर त्यांना विकून मी पुष्कळ पैसे मिळवेन अशा प्रकारे मी श्रीमंत होईन मग एखादा सरदार माझ्याशी लग्न करील तो मला खुश करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे दागिने घेऊन येईल मग त्यातला एखादा दागिन हातात घेऊन विचारेल हा तुला हवा का मग मी डोदाने मान हलवून नको सांगेन इतके बोलून तिने आपली मान खरेच हलविली व त्यामुळे डोक्यावरती दुधाचे भांडे खाली पडून सगळे दूध सांडून गेले तात्पर्य माणूस म्हणून घडून गेला की आपण काय करतो त्याचे भान त्याला राहत नाही गोष्ट चारशे पंच्याहत्तर खेचर व सोने खेचर एक माणूस दोन खेचर घेऊन रस्त्याने चालला होता त्यापैकी एका खेचराच्या पाठीवर धान्य व दुसऱ्याच्या पाठीवर सोने होते याचा ते सोने देखील दुसऱ्याला त्याने घेऊ दिले नसते ते खेचर मोठ्या आयटीत पावलेटाकीत चालले होते व त्यामुळे त्याच्या गळ्यातल्या घंटांचा सा आवाज सारखा होत होता काही वेळाने त्या खेचरांना एका चोरांच्या टोळीने गाठले ज्या खेचराच्या पाठीवर धान्य होते वाटेला जा न जाता दुसरा क्षेत्राच्या पाठीवरील सोने ते काढून घेऊ लागले त्यांना अडविण्यासाठी ते लाथा झाडू लागले व धडपड करू लागले ते पाहताच त्या चोरांनी खंजीर खुपसून त्याला ठार मारले मरते वेळी ते खेसर दुसऱ्या क्षेत्रास म्हणाले मित्रां जबाबदारीची कामं घेऊन पार पाडणं फार कठीण असत जर तुझ्यासारखं माझ्या पाठीवरील धान्य असतं तर ही वाईट परिस्थिती माझ्यावर आली नसती